पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबले रहा थोर अस्रू लहानपणापस दो वेला स्ना करना ची म श्यामें सुरुआत संध्या मी खेवायात जे छप्पोपणी लंगडी धावणे लपंडाव लक्ष्मीबाई ताग दे देरा पुटला दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असो खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे आई मला पाणी तापून ठेवीत असे आई घंगाळात पाणी आणून देई व माझे अंग वगैरे देई दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली रात्री निजावायाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो हे मनाचे स्नान शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो सदरा काढा शेंडीला तेलाचे तेला बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो आंघोळीची एक मोठी धोंडी होती आंघोळीचे पाणी तोडलीच्या वेलात जात होते संध्याकाळचे आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे आईने खसाखसा अंग चोळून दिले उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो पाणी संपले व मी हाका मारू लागलो आई अंगपुस माझे पाणी सारे संपले थंडी लागते मला लवकर अंगपूस मी उरडू लागलो माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंगपूशी एखादे जुनेर मुलाचे अंग पुसण्यासाठी असे संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुसली आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली देवांची फुले काढ मी म्हटले माझे तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल माझे खालचे तळवे पुस तळवेरे ओले असले म्हणून काय झाले कशा ने पुसूते आई मनाली तुझे ओचे धोड़ी वसर या वी पायठेन पाय टिप्न घेन व मग उड़ी मारीन मिला नहीं आवड़ ओलिया ला मी लगे पसर तुझे ओचा मी हट्ट धरन मटले हट्टी आहे सो श्याम अगदी एक खू कु शिक्षण ये हेवा पाय आई ने अपने ओचे पसरले मी पाय त्यावर ठेविले नीट टिपून घेतले व उडी मारली आईचे लुगडे ओले झाले त्याची मला परवा नव्हती तिला थोडेच ते त्यावेळेस बदलता येणार होते परंतु मुलांच्या पायाला माती लागू नये त्यांची आऊस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले ती मुलासाठी काय करणार नाही काय सोसणार नाही काय देणार नाही मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो आई निरंजन घेऊन आली व म्हणाली शाम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून किती गोड शब्द आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो किती काळजी घेतो कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत बुट स्वच्छ राहावे म्हणून बुटपुसे आहेत अंगाला लावायला चंदनी साबण आहे शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो देवळाला रंग देतो परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही मन मळले तर रडतो का कधी आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा ते थोर अश्रू या जगात दिसत नाही कपडा नाही अन्न नाही परीक्षा नापात झालो कोणी मेले तर येऊन सारे रडतात या इतर सर्व गोष्टींसाठी असूंचे आहुत डोळ्याजवळ भरलेले आहेत परंतु मी अजून शुद्ध होत नाही म्हणून कोणी तळमळतो का अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे असे मनात येऊन कितिकास वाईट वाटते मीराबाईने म्हटले आहे असुवन जल सिंच प्रेम वेली बोई असूचे पाणी घालून प्रेमाची ईश्वराची भक्तीची वेल मी वाढविली आहे हा मीराबाईंचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो असू तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो